अध्याय पाचवा विष्णूचा हयग्रीव अवतार ऋषी म्हणतात हे सुतांधवाचे मस्त देहापासून तो सर्व करता जनार्दन हयग्रीव झाला हे आश्चर्यकारक व जगाला विस्मय करणारे आहे व त्यामुळे आम्ही संशय युक्त झालो आहोत वेदही ज्याचे स्तमन करतात सर्व देव ज्याचा आश्रय करतात तो आदि देव आणि जगन्नाथ असून सर्वांचे कारण आहे त्याचे ही मस्तक दैव योगाने तुटून कसे गेले हे आम्हाला सावध चित्ताने विष्णूचे चरित्र श्रवण करावे सनातन देव जनार्दन एकदा सनातन देव जनार्दन दहा हजार वर्षेपर्यंत दारुण युद्ध करून श्रांत झाला असता समप्रदेशावरील शुभस्थानाचे ठिकाणी पद्मासन घालून भूमीवर सज्ज असलेले धनुष्य कंठाला टेकून प्रभु विष्णू बसले धनुष्याच्या आग्रावर भार देऊन तो रमारमण निद्रिस्त झाला श्रांत झाल्याने त्याला निद्रेने घेरले काही काळ लोटल्यावर ब्रम्हदेव शंकर इंद्र यासह सर्व यज्ञ करण्यास उद्युक्त झाले अवलोकन करते आग निद्रे आधीन होते, ते थे आले। ते होते। ते त्या देवा परंतु देव निद्रिस्त ब्रह्मा रुद्र प्रभूतिक देव चिंताक्रांत झाले तेव्हा इंद्र म्हणाला हे सूर्यश्रेष्ठानु आता काय करावे विष्णूची झोपमोड कशी करावी ह्याचा सर्वांना विचार करायला हवा शंकर म्हणाले निद्राभंग केल्यास दोष लागणार पण सूर्यश्रेष्ठानु आपण यज्ञ कर्तव्य आहे इतके झाल्यावर परमश्रेष्ठी ब्रह्मदेवाने वाढवी उत्पन्न केली भूमीवर असलेले धनुष्याग्र तिचे भक्षण करावे हा त्याचा उद्देश होता वर जाईल देव मुक्त हो पार असा विचार करून त्याने वाळवी ला तसे सांगितले तेव्हा वाळवी म्हणाली रमारमण व जगदगुरु जो देवादि देव तेजस्वी विष्णू त्याच्या निद्रेचा भंग कसा करावा कारण निद्राभंग कथेचा विच्छेद दाम्पत्यातील परस्पर प्रेम नाहीसे करणे बालकांचा मातेचा वियोग ही पातके प्रमाणे आहेत तस्मात या देवादी देवाचा सुखाचा नाश मी कसा करू ब्रह्मदेवा, बक्षणाने जर माझ्याकडून पातक घडले तर मला कोणते फल प्राप्त होणार सर्व लोक खरोखरच स्वार्था करता पातक करतात मी ही स्वार्थी असेल तर धनुष्याचे उठवू हवन चालले असता अवदानापैकी जे बाहेर पडेल तो तू आपला भाग समज आणि सत्वर कार्य कर। करूत म्हणतो ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितल्यावर वाळवी ने भूमीवर टेकलेले धनुष्याचे अग्र भक्षण केले त्यामुळे त्याची प्रत्यंच्या तुटली आणि हो जलचर प्राणी त्रासून गेले प्रचंड वायू वाहू लागले पर्वत हालू लागले दुःख सूचक मोठमोठे उत्पात होऊ लागले दिशा झाल्या सूर्य दिसेनासा झाला आणि असा दुर्दिन प्राप्त झाल्यामुळे देव उडून गेले अंधकार नाहीसा झाल्यावर ब्रह्मा शंकर यांनी मस्तक रित विष्णूचे शरीर अवलोकन केले आणि ते विस्मयचकित झाले सर्व देव चिंतामग्न झाले शोकाकुल होऊन ते रडत म्हणाले हे नाथ प्रभो हे देवाधी देव सर्व देवांना जिने आज तुझे मस्त खरण केले ती हि माया तरी कोणत्या देवाची हे प्रभो अशी स्थिती प्राप्त झाली असता देवांना मरण येईल तुझ्या ठिकाणी आमचे प्रेम कशा प्रकारचे आहे केवळ स्वार्थाकडे लक्ष दिल्यामुळेच आम्हाला रडत बसण्याचा प्रसंग आला आहे हे रमारमण हे विघ्न दैत्य यक्ष राक्षस यांनी उपस्थित केलेले नसून देवांनीच उपस्थित केलेले आहे आता आम्ही दोष तरी कोणाला द्यावा परतंत्र झाले आम्ही काय करावे कोणीकडे जावे हे सुरेश्वर मन गोंधळून गेलेला देवांचे रक्षण करणारा आता कुणीही नाही तू मायाधिपती जगदगुरु असताना जिने आज मस्त कुडवले ती ही माया सात्विक म्हणता येणार नाही आणि राजसही नाही वाग्य नाही ह्याप्रमाणे शिवप्रभृती दे असता वेद वेत्या श्रेष्ठ असा ब्रहस्पती सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणाला हे देवांनो रडून वा आक्रोश करून काय उपयोग आपल्या बुद्धीला सुचणारा उपाय ह्या प्रसंगी योजला पाहिजे हे सुरेश्वरा दैवाणी आणि यत्न हे उभयच आहेत म्हणून उपाय अवश्य योजावा दैवाच्या योगाने ज्या अर्थी देवांच्या समक्ष विष्णूचाही शिरच्छेद झाला त्या अर्थी दैव श्रेष्ठ असे मला वाटते निरुपयोगी पुरुष यत्नाचा धिक्कार असो ब्रह्मदेव म्हणाला कालगतीने जे प्राप्त होते ते शुभ असो अथवा अशुभ असो ते अवश्य भोगलेच पाहिजे कारण दैवाचे अतिक्रमण करण्यास कोण समर्थ आहे देहधारी प्राणी सुखदुःखाचा भोगता आहे कारण शंकराने पूर्वी कालगतीने माझे मस्तक नखानेच तोडून टाकले शापामुळे महादेवाचे लिंग पतन पावले त्याचप्रमाणे श्रीहरीचे मस्तक क्षार जलाने युक्त असलेल्या समुद्रात पडले आणि शचीपती इंद्राला सहस्त्र छिद्रे स्वर्गच्युती आणि मानस सरोवरातील कमलामध्ये वास्तव्य हे दुःख भोगावे लागले तेव्हा संसारात कोणाला बरे दुःख भोगावे लागत नाही तस्मात हे देव हो, तुम्ही शोक करू नका आणि महामाया व ज्ञानरूप जी पुरातन देवी आहे तिचे ध्यान करा ती निर्गुण पराप्रकृती आपले कार्य करीन तीच ब्रह्मविद्या सर्वांची जननी आणि रक्षण करती आहे तिनेच हे सर्व चराचर त्रैलोक व्यापलेले आहे असे सांगून देवकार्य सिद्धीच जाण्याकरता ब्रह्मदेव म्हणाले सर्वोत्कृष्ट गुढ शरीराने युक्त महामया सर्व कार्य सिद्धीच नेणारी ब्रह्मज्ञान रूप असलेली जी सनातन देवी तिचे तुम्ही स्तवन करा ब्रह्मदेवाचे भाषण ऐकल्यावर सर्वांग सुंदर वेद त्या जगत रूपाने स्थित असलेल्या आणि ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या महामायेची स्तुती करू लागले वेद म्हणतात हे देवी महामाये हे जगत्रष्टे हे कल्याणी निर्गुण माते हे सर्वभूत स्वामीनी हे शिवमनोरथ पर परिपूर्ण करणाऱ्या तुला नमस्कार असो सर्व भूतांचा आधार आणि प्राणांचा प्राण तूच असून धी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा मेधा धृती स्मृती अशी तूच आहेस प्रणवामध्ये जी अर्धमात्रा ती तूच आहेस आणि गायत्री व्याघृती जया विजया धात्री लज्जा कीर्ती स्पृहा दया तूच आहेस हे आंबे त्रैलक्य उत्पन्न करणारी दक्ष दया युक्त लोकमात कल्याणप्रद विद्या सर्व लोकांना हित श्रेष्ठ मंत्रांचे ठिकाणी वास्तव्य करण्याविषयी निपुण आणि संहार नाशक असलेल्या तुझी करीत आहोत ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र सरस्वती अग्नि आणि सूर्य हे जगताचे नाथ आहेत ते तूच केले असल्यामुळे मुख्य नाही कारण चराचर प्राण्यांची माथा तूच आहेस हे जननी जेव्हा हे संपूर्ण विश्व उत्पन्न करण्याची तुला इच्छा होते तेव्हा विष्णू रुद्र ब्रह्मदेव हे जातील मुख्य तू करतेस। हे देवी तुझ्या ठिकाणी संसाराचा गंधही नाही सर्व जगतामध्ये तुझे रूप जाणण्यास असा कोणीही समर्थ नाही तुझ्या नामाचे परिगणन करण्यास ह्या ठिकाणी कोणीही पुरुष योग्य नाही अल्प जला जलाशयातील उदक उल्लंघन करण्यास अशक्य असलेला पुरुष निश्चय करूनही समुद्र उल्लंघन करण्यास कसा समर्थ होणार हे भगवती तुझे वैभव जाणणारा देवांमध्ये एकही नाही तू संसारात भुवनेश्वरी या नावाने प्रसिद्ध असून विश्व निर्माण करणारी आहेस हे देवी तू एकच असूनही मिथ्या असलेले हे संपूर्ण विश्व कसे उत्पन्न करीत असतेस ह्याविषयी वेदवचन प्रमाण आहे हे भगवती तू निरि असून सर्व जगताचे कारण आहेसभूत चरित्रोचर नाहीत अशा तुझ्या प्रभावाचे वर्णन आम्हाला कसं करता येईल आणि तू स्वतःच जर आपल्या उत्कृष्ट प्रभाव जाणत नाहीस तरी इतरांची गोष्ट पाहिजे कशाला हे जननी चरण कमला सेवा कर विष्णु ऐसी पात को देवगण हि जी तुझी अयोग्य उपेक्षा दृष्टि पड़त है कारण का है? अथवा श्रीहरीच्या मस्तकाचा नाश हेस तुला मोठे आश्चर्य वाटत आहे काय असे असेल तर आम्हाला तू समर्थ आहेस तर मस्तकाची योजना करण्यास तुला विलंब कसा झाला हे देवी सर्व देवसमुदायाने काही पातक केले असे समजून तूच हा शिरच्छेद केलास काय देवांनी केलेले पातक तू विष्णूला भोगाव्यास लावतेस काय संग्रामामध्ये विष्णूला काही गर्व उत्पन्न झाल्यामुळे वेगाने त्याचा शिरच्छेद करण्यास तू उद्युक्त झालीस काय हे माते आम्हाला काहीच आशे समझत नाही हे भगवती संग्रामात पराजित झालेल्या दैत्यानी अतिरमणी घोर तपश्चर्या करून तुझपासून वर प्राप्त करून घेतल्यामुळे सांप्रत विष्णूचे मस्तक तू आदृश्य केले आहेस काय मस्तक मस्तकित वासुदे अवलोकन करण्याविषयी हा तुझा विनोद आहे काय हे आद्य देवी सागर कन्येवर अपराध तिच्याकडून घडल्यामुळे त्या लक्ष्मीला तू नाथरहित अवलोकन करीत आहेस तुझ्याच अंशापासून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीच्या अपराधाला क्षमा करणे हे योग्य आहे ह्यास्तव विष्णूला जिवंत करून तू लक्ष्मीला आनंदित कर सृष्टि प्रभृति कार्याख्य अधिकारी असलेले हे देव तुला सतत प्रणाम करीतवी सर्वाधि उठन तू देना शोक कर हे आंबे विष्णु च मस्तक को आम्मी जा तुझाशिवाष् जीवनाला दुसरा उपाय नहीं हे देवी जीवंत करना विषयी दक्षा अमृता प्रमाणे तू जगता जीवित कर तस्मत इच्छेला निर्गुण अशा की स्तुति के लिए प्रसन्न जन आनंद दे शुभदेवी आकाशा शरीर रही वाणी होब्दा देवानी देवान्नो तुम्हें चिंता करू नका हे अमर हो तुम्हें स्वस्थ रहा वेदांनी माझी स्तुती केल्यामुळे मी संतुष्ट झाले आहे मनुष्य लोकात जो पुरुष माझी स्तुती करील आणि माझे भक्तीने वेदतुल्य असलेले स्तोत्र जो त्रिकाल भक्तीने श्रवण करील तो दुःख मुक्त होऊन सुखी होईल आता विष्णूचे मस्तक आज का गेले याचे कारण तुम्ही श्रवण करा या संसारात कारणा शिवाय, कार्य कसे होगरकन लक्ष्मी समीप बसली बस मनोहर मुखा करून हासे परंतु हासे मुख अवलोकन कर विष्णु ने हास्य के हसत है हा प्रभु माला का बर हसला मुख श्रीहरिप दृष्टि पड़ने से कारण का हास्य संभवते का अथवा दुसरी एखाद स्त्री सबध के लिए महालक्ष्मी क्रोधायमान झाली तामसी शक्तीने तिच्या देहात प्रवेश केला देवकार्यसिद्धी जाण्याकरता काही विपरीत झाल्यावर अतिभयंकर तामसी शक्ती निर्माण झाली आणि हे तुझे मस्तक पडो असे ती हळूच म्हणाली भवितव्यामुळे स्त्री स्वभावामुळे आणि विपरीत काल प्राप्त झाल्यावर लक्ष्मीने विष्णूला विघातक शाप दिला चवतीमुळे होणारे दुःख वैधव्यापेक्षा अधिक दारुण आहे असा विचार तामसी मनोवृत्तीमुळे तिच्या मनात आला तेव्हा अनमृत साहस माया, मायातिलोभ अशौच आणि निर्दयत्व हे दोष स्त्रियांचे ठिकाणी स्वाभाविक आहेत मी आता पूर्वीप्रमाणे त्या वासुदेवाला मस्तकयुक्त करते शापामुळे ह्याचे मस्तक क्षारोज समुद्रात बुडून गेले आहे असे होण्याचे आणखी कारण असे कि त्यामुळे तुमचे देवकार्य होणार आहे यात संशय नाही पूर्वी हयग्रीव म्हणून प्रसिद्ध असलेला महापराक्रमी दैत्य सरस्वतीच्या एकाक्ष एका रूप जे म्हणजे मायाबीश त्या मंत्राचा तो निराहार जितेंद्रिय आणि सर्व भोगरहित होऊन जप करू लागला सर्व भूषणानी भूषित असलेली मी तामसी शक्ती आहे असे समजून तो ध्यान करू लागला हजार वर्षे वर्षेपर्यंत त्याने अतिउग्र तप केले त्यावेळी त्याने जसे मना आणले तसे तामस रूप धारण करून पुढे प्रकट झाले आणि म्हणाले हे महाभाग्यशाली वर माग हे माझे भाषण ऐकून त्या दानवाने मला प्रदिक्षणापूर्वक प्रणिपात केला माझे रूप अवलोकून तो उत्तेजित झाला आणि देवीची स्तुती करू लागला हाय हयगृह म्हणाला हे देवी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय सर्व काही तूच करतेस हे कल्याणी तुला नमस्कार असो पृथ्वी उदक अग्नि वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे कारण तूच आहेस तसेच गंध रस स्पर्श आणि शब्द यांचेही तूच कारण आहेस तसेच सर्व कर्मेंद्रिय तुझ्यापासूनच उत्पन्न होतात देवी म्हणाली मी प्रसन्न झाले आहे तेव्हा तुला हवा तो वर माग मी तुझी इच्छा पूर्ण करीन तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झाले आहे तेव्हा हयग्रीव म्हणाला हे माते मला अमर कर तसेच मी योगी देव दैत्य यांना अजिंक्य व्हावे देवी म्हणाली हे हयग्रीवा जन्म आणि मृत्यू हे येणारच तेव्हा तुला मरण येणार याविषयी खात्री बाळग आणि दुसरा इच्छित वर माग आयग्रीव म्हणाला तर मग हे देवी मला हयग्रीवाशिवाय येईल असे करून सांगितले तुला हयग्रीवाशिवाय इतरांकडून मृत्यू येणार नाही ना असे म्हणून देवी अंतर्धान पावली आणि तो दानव आनंदाने परत गेला पुढे तो मुनींना त्रास देऊ लागला कारण त्याचा वध करणारा त्रैलोक्यात कुणीही समर्थ नव्हता तो देहाला अश्वाचे मस्तक मग हाग्रीव देव देव सतुष्टि विष्णु से मस्तक जोड़ा ने देव कार्या त्वर ने जवलचार अश्वा मस्तक तोड़ी विष्णु चिकटवे अशा प्रकारे देवीच्या प्रसादामुळे विष्णू हयग्रीव झाला नंतर संग्रामात त्या मदम दानवाचा वेगाने जाऊन वध केला देवीच्या कृपेमुळे दानवाचा विष्णूने हयग्रीव होऊन वध केला ही कथा जो श्रवण करीन त्याला पापमुक्ती मिळेल अध्याय पाचवा समाप्त